श्री वासिष्ठ महारामाणे मुमुक्ष व्यवहार प्रकरणे पुढे म्हणाले राघवा जे दे दृष्टांत देऊन परब्रह्माचे वर्णन करण्यात येते त्या दृष्टांतातील विवक्षित धर्म असेल तेवढाच ग्राह्य धरावा कारण दृष्टांत आणि दाष्ट्रांतिक यांच्यात पूर्णपणे साम्य असेल तर मग त्यांच्यामध्ये भेद राहणार कसा तेव्हा हे लक्षात घेणे आवश्यक ठरते की जगाच्या मुळाशी एकम अद्वितीय असे जे तत्व आहे त्याचे ज्ञान करून घेणे हेच दृष्टांताचे कार्य आहे आणि सर्व वेदांताचेही तेच तात्पर्य आहे महावाक्याचा बोध होऊन मनुष्याला एकदा त्याचा अपरोक्ष साक्षात्कार झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी जी शांती नांदते तिलाच निर्वाण ही संज्ञा दिली जाते म्हणूनच दृष्टांत आणि दाष्ट्रांतिक यांच्या संबंधाने नसते कुतर्क काढू नयेत आपण नित्य महावाक्याच्या अर्थाकडेच लक्ष द्यावे आणि ज्या युक्तीच्या सहाय्याने ते साध्य होईल त्या युक्तीचाच अवलंब करावा शांती हेच मुख्य ध्येय जीवनमुक्त स्थितीत असावे आणि प्रयत्न करावा आपल्या पुढे वाढून आलेले अन्न सेवन करणे हेच आपले कार्य आहे ते अन्न कोणे केव्हा तयार केले असेल याविषयी कल्पना लढवीत बसणे योग्य नाही एखाद्या दगडाच्या फटीत बसलेला आंधळा बेडू दगडालाच चिकटून बसतो त्याप्रमाणे विवेकाला फाटा देऊन विषयोपभोगात केव्हाही दृष्टांता आश्रय करून आणि प्राप्ती करून घ्यावी अध्यात्मशास्त्र अभ्यासणाऱ्या मनुष्याने आपली बुद्धी नित्य विचारप्रवण ठेवावी शास्त्रोपदेशाने आपल्या अंगे सौजन्य आणावे तसेच सत्पुरुषांच्या समागमाने बुद्धी तीक्ष्ण करून घ्यावी अंतरंगापासून गुरु सेवादी साधनांची मदत घेऊन आपली उन्नती करून घ्यावी विशेषतः जो मनुष्य बुद्धीमान आहे त्याने कधीही नष्ट न होणारी आत्मविश्रांती स्वतःच्या अंगी बाणेपर्यंत निरंतर विचार करीत राहावी अशा प्रकारे आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला मनुष्य मग तो गृहस्थ असो किंवा यती असो तो कृथार्थ झालेला असल्यामुळे आईकडे पारलौकिक फला संबंधी निरपेक्ष असतो त्यांना कोणतेच कृत्य करून किंवा न करून काहीही मिळवायचे नसते श्रुतीस्मृतीने सांगितलेल्या विधी निषेधाच्या पली तो पलीकडे असतो तो क्षीरसमुद्रामध्ये जणू शांतीचा अनुभव घेत असतो मनुष्याने दृष्टांतामधील एकदिशी साम्याचा स्वीकार करून नेह्यवस्तूचा स्वतः बोध करून घ्यावा परंतु बोधचंचू म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याचे खंडन करण्यासाठी करणारा बनू नये कोणत्याही युक्तीचा अवलंब करून पण आपण स्वतः कृतकृत्य व्हावे जे कोणी दुसऱ्याच्या भाषणाचे खंडन करण्यातच समाधान मानतात त्यांना आपले स्वतःचे भाषण युक्त आहे की अयुक्त आहे याचा कधीही विचार राहत नाही सद्वस्तु ही चिद्रूप आनंद खन अता जो उलट सिद्धांत प्रतिपादन करते आज्ञा जो मनुष्य ज्ञा ग जो अपने भलभलत्या तर्कवितर्तर बुद्धिभेद करो मेघाने आकाशाला मलिन कर, करावे ता जो अपने ज्ञा नाश कर बोधचंट्यू अज्ञा दी जो समुद्रामध्ये सर्व पाण्याचा समावेश होतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये बाकीच्या सर्व प्रमाणांचा समावेश होतो ते एकमेव प्रत्यक्ष प्रमाण कोणते त्याविषयी मी तुला आता सांगणार आहे तेव्हा व्यवस्थित लक्ष दे असे पहा सर्व प्रमाणांचे सार इंद्रिये होत आणि सर्व इंद्रियांचे सार हे अपरोक्ष ज्ञान असल्यामुळे तेच मुख्य प्रत्यक्ष असे ज्ञाते समजतात ते अपरोक्ष ज्ञान म्हणजे आत्मा तो ज्या अनेक विषय रूपाने व्यक्त होतो त्याचीच नावेमुळे साक्षी चैतन्याला जीव असे म्हणतात वृत्तीमुळे त्याला संविध म्हणतात अहम प्रत्ययामुळे त्याला पुमान हे नाव दिले जाते आणि जेव्हा तोच आत्मा बाहेर वृत्ती रूपाने नटतो तेव्हा त्यालाच पदार्थ असे म्हणतात अखेर जेव्हा तोच आत्मा समुद्रावरील तरंगाप्रमाणे नानाविध संकल्प विकल्प निरनिराळे भ्रम इत्यादींच्या रूपाने स्फुरण पावतो तेव्हा त्याला जग म्हणतात सृष्ट्युत्पतीच्या पूर्वी ते साक्षी चैतन्य कोणतेही कारण नसताना सृष्टीच्या आरंभी लिहिलेने जगाचे कारण बनून आपल्या ठिकाणीच प्रत्यक्ष आले ते चैतन्य सद्रूप नसताही जीवाला अज्ञानामुळे सत असे भासते आणि प्रकृतीच्या ठिकाणी तेच जगतरूपाच्या निमित्ताने व्यक्त होते परंतु आत्मसाक्षात्कार करून घेतल्यानंतर ते चैतन्य आपले जगत रूप शरीर नाहीसे करून आपले परमार्थ स्वरूप प्रत्यक्ष करते विचारवंत पुरुष जेव्हा विचाराने आत्माकार बनतो तेव्हा विचाराचा लय होऊन परमात्मस्वरूपच शिल्लक राहते मन इच्छारहित होऊन पुरुषाला एकदा शांत स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याची ज्ञानेंद्रिये त्या मनासहित लीन होतात तदनंतर जगतासंबंधीची सत्यभावना लोप पावल्यामुळे प्रारब्धाने क्रिया होत असूनही तो मात्र अग करता राहतो मन निरीच्छा शांत झाल्यावर यंत्रांना प्रेरणा मिळाली नसली म्हणजे त्यांची हालचाल जशी बंद होते त्याप्रमाणे कर्मेंद्रियांची स्थिती होते एडक्यांचा टकरांचा जो एक खेळ आहे की ज्यात नळीच्या दोन्ही टोकांना असलेल्या एडक्यांची टक्कर होण्याला त्या नळीतून अवलेली दोरी कारण होते त्याप्रमाणे विषयांचे ज्ञान हे मनाला चालना देण्याला कारणीभूत होते ज्याप्रमाणे वायूचे स्पंदन वायूमध्येच होत असते त्याप्रमाणे इंद्रिय आणि मन यांची हालचाल विषयांच्या ज्ञानामध्येच होत असते परंतु व्यवहार हे मात्र मलिन ज्ञान आहे सर्वात्म ते हेच शुद्ध ज्ञान हो हे ज्ञान मनुष्याच्या ठिकाणी जर जसे उदय पावते तस तसेच्या कल्पना तसेच सर्व अंतर्बाह्य पदार्थ आपल्या स्वरूपामध्येच आहेत असा अनुभव त्या मनुष्याला येऊ लागतो सर्व दृश्य हे आभास रूप आहे आणि ते आपण पाहत असलो तरी तो परमात्माच आहे हे आपलेच रूप आहे अशी भावना करून घेऊन तादात्म्य पावतो तेव्हा तो जीव होतो तो सर्वत्मा ज्या ज्यादा जशी जशी भावना करते त्या त्या तूपाने तो तद्रुपत्वा भू लगो तो सर्वतना द्रष्टा दृश्य हो तो होतो, असे अधिक योग्य है कारण तो द्रष्टा है तो दृश्य है अच्छ मना लगते परन्तु वास्तविक दृश्यत्व वेगड़े अंश दृश्यच नम्म है कशाच कारण नहीं अद्ध होते तेच प्रत्यक्ष असून अनुमानादीप्रमाणे तन्मूलक आहेत म्हणून पौरुषाचा आश्रय करून आणि दैव शब्दाला झिडकारून टाकून जो मनुष्य धैर्याने निरंतर प्रयत्न करतो त्याला त्याच्या पौरुष प्रयत्नामुळेच परमपदाची प्राप्ती होते यासाठी हे रामचंद्र पूर्वाचार्याच्या सत्य आणि सुखदायक मताचा स्वीकार आणि अवलंब करून आपले अनंत आणि परमस्वरूप प्राप्त होईपर्यंत तू नेहमी विचार करीत जा श्री हा। सर्ग श्री हे रघुनंदन रामा मनुष्याने आर्यांचा किंवा सत्पुरुषांचा सहवास साध्य करून घेऊन आपल्या ठिकाणी असलेली प्रज्ञा वृद्धिंगत करावी नंतर कर, क्रमाक्रमाने महापुरुषांची लक्षणे अंगी बांधून घ्यावी हे खरेच की सर्व गुण एकाच पुरुषाच्या ठाई आढळून येत नाहीत तेव्हा ज्या ज्या मनुष्याच्या ठिकाणी जो जो विशेष गुण असेल त्याचे ग्रहण करून आपली बुद्धी वर्धित करावे रामा मी तुला शमादी जे गुण वर्णन करून सांगितले ते गुण अंगी असणे हेच महापुरुषाचे लक्षण असून आत्मज्ञाना हे गुण अंगी बांधणे आणि पुढे महापुरुषत्व प्राप्त होणे अवघड आहे पर्जन्यवृष्टीपासून पेरलेल्या बीजांना नवे अंकूर फुटतात त्याप्रमाणे आत्मज्ञानापासून शमाधी गुण वृद्धी पावतात आणि अशा रीतीने ज्ञात्यांच्या सदाचारांना आत्मसुखरूपी उत्तम आणि श्रेष्ठ फळ प्राप्त होते अन्नाचा यज्ञ केल्याने अन्नादिकांची वृद्धी करणारी पर्जनवृष्टी होते त्याप्रमाणे शमाद, शमादी गुणांच्या योगाने उत्तम ज्ञान होते मेघापासून सरोवराचे पाणी वृद्धी पावते आणि उलट सरोवराच्या पाण्यापासूनच तर मेघांची वाढ होते त्याप्रमाणे शमाधी गुणांच्या सहाय्याने ज्ञान वृद्धिंगत होते आणि ज्ञानाच्याच बळावर शमाधी गुण वृद्धी पावतात अशा रीतीने हे सर्व परस्परांना पोषक होतात ज्ञान आणि सदाचार यांचाही संबंध अशा स्तरेचा म्हणजे परस्पर पोषक आहे अर्थात ज्ञानाच्या योगाने सदाचाराची आणि सदाचाराच्या योगाने ज्ञानाची वाढ होत असते यासाठी म्हणून तर बुद्धिमान पुरुषाने शमाधी गुण आणि प्रज्ञा यांचा अभ्यास करून हे ज्ञान आणि तसेच सत्पुरुषांचे आचार स्वतःच्या अंगी बाणवले पाहिजे कारण तसे ना केल्यास यापैकी एकही साधकाच्या अंगी बांधत नाही ज्याप्रमाणे पिकलेल्या शाळूचे शेत राखण्याचे काम करीत असताना एखादी स्त्री हाताने ताल धरून गाते आणि अशा वेळी शेतातील पक्षी तर उडून जातातच पण त्याबरोबर गीताचाही आनंद तिला प्राप्त होतो त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मनुष्य श्रवणमनिकांचा आणि सत्पुरुषांचे आचार अंगी अभ्यास करू लागला की त्यामुळे साहजिक ज्ञानमार्गातील विघ्ने नाहीशी होऊन त्याला उत्तम पदाची प्राप्ती होते अशा रीतीने हे रघुनंदना एथवर मी समाधी गुणांचे वर्णन करून सत्पुरुषांचा आचार क्रम तुला सांगितला यापुढे आता मी तुला ज्ञानक्रम सांगणार आहे हे सच्छास्त्र यश देते आयुष्य वाढवते आणि तसेच रूपी फळ प्राप्त करून देते बुद्धिमान मनुष्याने हे सच्छास्त्र आपले हित करू इच्छिणाऱ्या तज्ज्ञाकडून निरंतर ऐकत राहावे रामा हे शास्त्र श्रवण केल्यामुळे निवळीच्या विषयांमुळे पाणी निर्मल होते त्याप्रमाणे स्वभाव तास असलेली तुझी बुद्धी अत्यंत शुद्ध होऊन तुला परमपदाची प्राप्ती होईल कारण एकदा जर मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त झाले तर मग इच्छा नसताना सुद्धा त्याला परमपदाची प्राप्ती होते आणि मग ते उत्तमपद आत्मज्ञानामुळे तो कधीही दूर होऊ देत नाही इथे श्री वासिष्ठ महारामाणे मुमुक्ष व्यवहार प्रकरणे सनगृहात मुमोक्ष व्यवहार प्रकरण प्रकरण समाप्त